श्री राम समर्थ पंचिका अकरावी समास तिसरा शून्य खंडन श्रोता म्हणतो असे कसे असेल अनुभविता आणि अनुभव नसतील तर ते शून्याचेच प्रतिपादन नव्हे काय आपण वृत्तीशून्य झालो तरच समाधान प्राप्त करू शकतो नाही जे असेल त्याचा अनुभव येतच राहणार यावर वक्ता म्हणतो की जर शून्य म्हणत असशील तर चंचल वृत्ती कोणाला कळते वृत्तीला की शून्याला यावर जरा विचार कर शून्य म्हणजे काही नसणे मग त्याला वृत्तीचे ज्ञान कसे होते शून्य जाणणारे असते तर भूते जड पदार्थ यांनाही ते जाणीव असायला पाहिजे वृत्तीला जाणीव असते असे म्हणावे तर ते बोलणे व्यर्थ ठरेल कारण मृगजळ पिऊन तहान भागते असे म्हणण्यासारखा तो प्रकार होईल हे बोलणे वेदविरुद्धही आहे त्यामुळे विरोध येतो वेद आणि ज्ञाते यांच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ प्रमाण कोणते ज्याच्या तेजाने हे सर्व जग भासते म्हणजे प्रकाशित होते असे श्रुती सांगते आणि ज्ञात्याला समाधी वृत्ती वाचून स्वानुभव प्रती येत असते या दोघांनाही खोटे करणे म्हणजे घरच बुडवणे होय वृत्तीनेच वृत्तीचे ज्ञान होते म्हणताना अतिशय दोष येतो वेदबाह्य असणारेही वेदांना वंदन करतात आणि ब्राह्मण असूनही जे वेदांना दूषण देतात ते अंत्यजाहून निष्कृष्ट होत आणि वेद ही स्वानुभवी ज्ञात्यांचे प्रामाण्य स्वीकारतो आणि त्या अनुभवी ज्ञात्यांना देखील जो अविश्वसनीय ठरवतो त्याच्यापेक्षा अधिक अधम दुसरा कोण असेल वृत्तीचे अस्तित्व ज्याला कळते त्यालाच वृत्तीचा अभावा सुद्धा कळला पाहिजे ही जाणीव स्वानुभवाने कळली तरच भ्रम ओसरेल राजाचा सेवक राजचिन्हे धारण करून मिरवतो पण त्यालाच राजा म्हणून समजण्यात यावे त्याप्रमाणे वृत्ती बिचारी तिला काय कळणार सुत तर ती शून्यामध्ये दडी मारून बसते वृत्ती असलेली ज्याला कळते त्यालाच वृत्तीचा अंतही कळतो तो स्वप्रभेच्या बळावर शून्यालाही प्रकाशित करतो तोच एक सर्वज्ञ जाणला आहे त्याच्या वाचून हे सर्व माईक आहे शून्याचे कौतुक याच कारणासाठी वाटते कारण शून्याला जाणणाराही कोणीतरी आहे सर्व दृश्य पदार्थांचा त्याग केला ते सगळे चंचल आहे असे अनुभवास आले त्यांच्या वृत्तीने अनुभव घेऊ लागले की तिला भुरळ पडते आपण चंचल नसून निश्चळ आहोत हे त्याला कळत नाही वृत्तीला सत्यत्व देता येत नाही त्यामुळे काहीच नाही जे शून्य आहे अशी वासना पक्की केली जाते वृत्ती स्वरूपाशी अभिन्न होत नाही म्हणजे एकरूप होत नाही तरी पण तिचा अहमपणा गळून गेला अशा वेळी अविचाराने तो सहज वृत्ती वृत्तीशून्यतेचा अनुभव घेऊ लागला स्वरूपापेक्षा वेगळा राहून ज्ञाता पाहू लागला तेव्हा शून्याचाच तो अनुभव घेऊ लागतो तेव्हा विचाराने स्वरूपाशी एकरूप होता पाहिजे खरे तर तो स्वरूपाहून मूळचाच अभिन्न आहे पण साधक ते शोधून पाहत नाही आणि मग शून्यावस्थेत पडून तो विनाकारण संशयात सापडतो एक जन वृत्तीकडे घसरतो तर एक जण शून्यामध्ये पडतो विचाराने जे साधक स्वरूपाशी अभिन्न होतात तेच धन्य होत आता श्रोत्याला याचा अर्थ कळला त्याने मनातून शून्याचे अस्तित्व काढून टाकले जे नाही ते नाही कारण नाही पण अनुभव येत नाही याला काय करावे तेव्हा जी वस्तुस्थिती असेल ती वस्तुस्थितीला सांगावी असे श्रोते विनंती करतात तेव्हा वक्ता पुढल्या समाजात याचे उत्तर देण्याचे आश्वासन देतो श्रोत्यांनी सावधान असावे मनाने दृढ असावे असे तो त्यांना सांगतो इथे श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे शून्य खंडन प्रकारे तृतीय समास श्रीराम समर्थ